वाल्मिकी रामायण कांड, सर्ग सत्तावन्ना शोकामुळे आवाज खोल गेला असला तरी वानर नायकाने त्याचे बोलणे ऐकले पण तो काय करेल कुणास ठोके अशा भयाने शंकित झाल्यामुळे त्यांनी त्याच्या ते बोलण्यावर विश्वास ठेवला नाही ते वानर प्रायोग बसले होते तरी त्यांच्या मनात भयंकर शंका आली की हा आपण सर्वांना खाऊन टाकणार आपण उपवास करून शरीर सोडण्याला तर बसलोच आहोत जर हा आम्हाला खाईल तर आम्ही कृतकृत्य हो चटकन आमची इच्छा पूर्ण होईल असा विचार करून त्यानरसेनायकाने कड्यावरून त्या घृजराला खाली आणले आणि अंगत त्याला म्हणाला वृक्षराज नावाचा एक प्रतापी वानर राजा होऊन गेला तो राजा माझा रा, आजा त्याचे दोन धार्मिक पुत्र वाली आणि सुग्रीव दोघे भरपूर बलिष्ठ असे माझा पिता वाली या लोक आपल्या कर्माने असा राजा होऊन गेला ईश्वाकुवंशातील सर्व जगाचा राजा महारथ दाशर्थी श्रीमान राम दंडकावनात आला होता त्याच्याबरोबर त्याचा, त्याचा भाऊ लक्ष्मण आणि भाऱ्या सीता होती पित्याची आज्ञा निष्ठेने पालन करून तो धर्ममार्गाने चालत होता त्याची भार्या रावणाने जनस्थानातून बळजोरी करून पळवून नेली रामाच्या पित्याचा मित्र जटायू नावाचा घृध्रराज होता त्याने वैदेही सीता आकाशमार्गाने पळवून नेत असताना बघितली त्याने रावणाचा रस निकामी केला आणि मैथिलेला भूमीवर ठेवायला लावले पण तो वृद्ध त्यामुळे थकून गेला आणि रावणाने त्याला रणात मारले अशा रीतीने त्या बलिष्ठ रावणाने घृद्राला मारले पण रामाने त्याचे क्रियाकर्म केले आणि तो उत्तम गतीला गेला मग माझा चुरता महात्मा सुग्रीव याच्याशी रामाने सख्य केले आणि त्याने माझ्या पित्याला मारले कारण सुग्रीवाला त्याच्या सचिवांसह माझ्या पित्याने बांधून टाकले होते वालीला मारून रामाने मग त्याला राज्याचा अभिषेक केला त्याने राज्यावर स्थापना केल्यानंतर वानर सुग्रीव हा वानर मुख्यांचा राजा होता त्याने आम्हाला पाठवले असे रामाच्या काम्या लागलेले आम्ही एक एक ठिकाण शोधित आलो तरी रात्री जशी सूर्यप्रवाह दिसत नाही तशी वैद्यही आम्हाला वाढली नाही आम्ही एकत्र मिळून व्यवस्थितपणे दंडकारणने पालथे घातले पण अजाणता पृथ्वीच्या पोटात असलेल्या एका बिळा शिरलो मयाने मायेने निर्माण केलेले ते बीळ शोधत असताना आमचा महिन्याचा काळ तिथे गेला तीच मुदत राजाने आम्हाला घालून दिलेली होती वानर राजाची आज्ञा पूर्ण करणारे असे हे आम्ही सर्वजण आ आजाज्ञे ते उल्लंघन झाल्यामुळे भयाने प्रायोगवेशन करीत आहोत राम लक्ष्मण आणि सुग्रीव क्रुद्ध झाल्याने तिकडे आम्ही गेलो की आमचे जीवेत राहणार नाहीच किशकिन धाकांडाचा सत्तावन्ना सर्ग समाप्त